अध्याय दोनशे हंस गीता युधिष्ठिर विचारतो पितामह विद्वान पुरुष हे लोकांमध्ये सत्य इंद्रिय दमन क्षमा व प्रज्ञा या गोष्टींची सर्वदा प्रशंसा करीत असतात तर ही गोष्ट आपणास कशी काय संमत आहे भीष्म म्हणतात युधिष्ठिरा या मी तुला एक पुरातन इतिहास साध्यदेव व हंस यांचा झालेला एक संवाद उत्तरादाखल सांगतो पूर्वी एकाकाली जन्मरहित व शाश्वत असा जो ब्रह्मदेव तो पक्षीकुलोत्तम हंसाचे स्वरूप घेऊन सर्वत्र पर्यटन करीत असता त्याची व नामक देवाची गाठ पडली त्या त्यावेळी साध्य म्हणाले हे पक्षीराज आम्ही साध्यनामक देव आहो आपणास मोक्षासंबंधी पूर्ण माहिती असल्याचा लौकिक आहे याकरता आम्ही आपणास मोक्षधर्मासंबंधी प्रश्न करतो हे पक्षीबरा आमचे ऐकिवात असे आहे की आपण मोठे पंडित असून आपले भाषण फार शहाणपणाचे असते व आपली भलाईकी सर्वत्र ऐकू येते तर हे पक्षीवर्या कोणती गोष्ट आपण सर्वात श्रेष्ठ समजता आपले मन कोणत्या गोष्टीत रमते त्याचप्रमाणे हे विहगेंद्र अनेकविध कार्यांपैकी जे तुमच्या मते अत्यंत श्रेष्ठ असून ज्याचे आचरणाने पुरुष तत्काल सर्व बंधनापासून मुक्त होतात असे जे असेल ते आम्हा समजावून सांगा हंस उत्तर देतो देवहो माझा ऐकेवा श्रेष्ठ कार्य म्हणजे हे आहे की पुरुषाने स्वधर्माचरण बाह्येंद्रिय गमन बाहेंद्रिय दमन यथार्थ भाषण व चित्त जय करून हृदयस्थ रागाधिक ग्रंथींचा छेद करावा व कोणत्याही गोष्टीबद्दल हर्ष किंवा खेद करणे हे स्वाधीन ठेवावे कोणालाही मर्मभेदक किंवा कठोर असे बोलणे बोलू नये शास्त्र शास्त्ररहस्य समजून घेऊ नये आणि ज्या वाणीच्या योगाने दुसऱ्याला क्लेश होतील अशा तऱ्हेची जळजळीत व नरकाला निरणारी वाणी कोणालाही बोलू नये कारण मनुष्याच्या मुखातून जे शब्दरूपी बाण निघतात ते दुसऱ्याच्या नेमके मर्मस्थानीच जाऊन लागतात व त्यांच्या आघाताने तो मनुष्य रात्रंदिवस तडफडत राहतो या करता शहाण्यांनी असले बाण दुसऱ्यांवर सोडू नये कदाचित दुसरा कोणी असे निंदारूपी वाघ बाण आपणावर सोडून आपले मर्मकृर्तन करू पाही, तर अशावेळी आपण शांतच राहावे कारण लोक खिजवीत असताही जो रागास न येता उलट आनंद मानतो तो खिजवणाऱ्याचे पुण्य आपल्याकडे ओढून घेतो व ज्याचे तडाक्यात मनुष्य दुसऱ्यावर दोषारोप करतो व दुसऱ्याला तिरस्काराने बोलून अप्रिय होतो असा जो जाज्वल्य क्रोध त्या क्रोधाचे जो खोल बुद्धीचा व निर्मत्श्री पुरुष अरंदित मुद्रेने नियमन करू शकतो तो दुसऱ्याचे पुण्य आपल्याकडे ओढतो स्वत माझी कोणी कितीही निंदा करू मी कसे ते उलट उत्तर म्हणून देत नाही मला किती वेळा कोणी ताडण करू मी त्याला क्षमाच करतो कारण थोर लोकींसे कि क्षमा सत्य सरलपणा निरुपद्रवीपना श्रेष्ठ गुण होत। सत्य हे सर्व वेदांहस्य है सत्या चे रहस्य दम ये व दमे रहें सर्वशास्त्र संगने है जो को वाणी का वेग क्रोधरूपी मानसिक वेग को ही कार्योत्कंठे वेग आणि क्षुधा व कामवासनाचे वेग कितीही उग्र असले तरी सोसू शकतो त्याला मी खरा विचारी ब्राम, व ब्राह्मण असे समजतो रागीट लोकांपेक्षा शांत मनुष्य विशिष्ट होय असहिष्णूपेक्षा सहनशील विशिष्ट माणुसकी नसणारांपेक्षा माणूसकी असणारा श्रेष्ठ व अज्ञानापेक्षा ज्ञानी श्रेष्ठ होय आपली कोणी निर्वत्सना केली असता आपण उलट करू नये म्हणजे अशा रूपाने आपण आचरलेला क्रोध आपोआपच आपल्या निंदकाला जाळून त्याचे पुण्य तेवढे हिराबण आणतो ज्यावर कोणी कितीही शब्दवर्षाव केला तरी जो उलट वृक्ष किंवा प्रिय काहीच बोलत नाही तसाच ज्यावर कोणी कसलाही हल्ला केला तरी जो धैर्यच धरतो परंतु हल्ला करीत नाही इतके नव्हे तर आपणास अपकार करणाऱ्याचे वाईट व्हावे इतके सुद्धा चिंतित नाही अशाच्या स्नेहाचा देव देखील लोभ धरतात जो पुरुष दुसऱ्याने स्वतःचा अपमान ताडन किंवा निंदा केली असता आपल्या दुष्टांना भल्याप्रमाणे लेखून क्षमा करतो त्याला मोक्षसिद्धी प्राप्त होते मला स्वत जरी कोणती गोष्ट कमी नाही तरी मी थोरांची उपासना करतो क्रोध किृष्णा ही मला उचल धरित नहीं मी लोभाष्ट हो धर्माचा मार्ग सोड़न जान नहीं कि विषयलाभा विषयामागे लगत नहीं माला शाप देवो मी उलट शाप देत नहीं कारण दम ये मोक्षप्राप्ति से द्वार है मूर्णपण महित है देवहो मी तुम एक अतिशय मोठे गुहझे संगतो की मनुष्य जन्माहून श्रेष्ठ असे त्रैलोक्यात काहीही नाही मेघपटलातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे पापातून मुक्त होऊन निर्मळ झालेला ज्ञानी मनुष्य धीमेपणाने सिद्धीच्या कालाची वाट पाहत राहतो व केवळ धैर्यबलानेच सिद्धी पावतो जो सर्वास पूज्य वाटतो जो उत्तम कुलात जन्मला असून या ब्रह्मांडरूप पंडपाला उचलून धरणाऱ्या स्तंभाप्रमाणे धैर्यवान असतो वो ज्याचे नाव निघताच लोक मोठ्या प्रेमाने त्याच्या गोष्टी बोलतात असा जो आत्मविजयी मनुष्य तो देवत्वाला पोचतो मत्सरी लोक दुसऱ्याच्या गुणशून्यतेचे उद्घाटन करण्यास जसे उत्सुक असतात तसे ते दुसऱ्यात जर काही चांगले गुण असले तर ते बोलून दाखवण्यास तयार नसतात ज्याची वाणी व मन ही कह्यात असून सर्वदा ईश्वरसेवेस लावलेली असतात तसेच जो वेद तप वैराग्य यांचा अवलंब करतो त्याला सर्व काही मिळते कोणी मूर्ख जर आपली निंदा किंवा अपमान करील तर शहाण्याने उलट त्याच्या तोंडी लागून त्याला नसते महत्व देऊ नये किंवा आपलाही कमीपणा करून घेऊ नये दुसऱ्याने आपला अपमान केल्यास ज्ञात्याने त्या अपमानाला अमृतुतुल्य समजून संतुष्ट व्हावे अशा योगाने ज्याचा अपमान केला गेला तो ज्ञाता तर सुखानेच झोप घेतो परंतु ज्याचा अवमान करणारा मात्र नाश पावतो जो मनुष्य क्रोधाचे अधीन होऊन यज्ञ करतो दान करतो तपाचरण करतो अथवा हवन करतो त्याचे सर्व पुण्य यम हिरावून घेतो व त्यामुळे त्याचे सर्व श्रम व्यर्थ होतात हे देवश्रेष्ठ हो ज्याची उपस्थ उदर हस्त व पाणी ही चारद्वारे दाबात असतात तो धर्मवेत्तास समजावा सत्य दम सरळता निरुपद्रवीपणा धैर्य व सहिष्णुता यांचे सेवन करून जो मनुष्य स्वाध्याय निरत निस्पृह व एकांतवासी होतो तो ऊर्धगतीस जातो गाईचा वत्स ज्याप्रमाणे चारही स्तन निशेष चोखून घेतो त्याप्रमाणे या सर्व मधुरगुणांचा मी आचरणपूर्वक पूर्ण अनुभव घेतल्यावर असे सांगतो की सत्याहून पवित्रतम असे मला अन्य काहीही आढळत नाही मी मनुष्यात व देवमंडळीत फिरून त्यांना असे सांगत असतो की बाप हो समुद्र तरण्यास साधन जशी नव्हता तसाच स्वर्गारोहणा सत्य हा जिना आहे मनुष्य ज्या प्रकारचा मनुष्यात बसेल किंवा जशांची परिचर्या करील किंवा जसे व्हावे म्हणून मनात बळकट इच्छा धरेल तसा तो होईल ज्याप्रमाणे शुभ्रवस्त्र ज्या जातीच्या रंगात घालावे त्या जातीचा रंग घेऊन उठते त्याप्रमाणे मनुष्य हा सज्जन दुर्जन तपस्वी किंवा चोर यापैकी ज्याची सेवा करील त्याचा गुण घेऊन उठतो देव सदा साधूंशी बोलतात पामर लोकांच्या विषयास ते ढुंकून देखील पाहत नाही कारण विषयांकडे पाहावे तो ते सर्व चंद्र किंवा वायू याप्रमाणे क्षय वृद्धिशील आणि हे विषयांचे इंगित ज्याला कळले तोच ज्ञाता समजावा हृदयात राहणारा जो अंतरयामी पुरुष तो रागद्वेष शून्य होऊन सन्मारंगाने चालू लागला असता देव त्यावर प्रसन्न होतात जे सर्वदा शिष्ण व उदर यांचे तृप्तीत गडलेले असतात शिवाय ज्यांची वाणी कठोर व प्रवृत्ती परस्वापहरकाडे असते अशा मनुष्यानी मागे पुढे आपले अंगचे हे दोष झाडले तरीही देव त्यांना ओळखून त्यांची संगती दुरून टाळतात नीचबुद्धी सर्वभक्षी व दुष्कर्मी अशा मनुष्याचे हातून देवांचा संतोष होणे नाही जो पुरुष सत्यव्रती कृतज्ञ व धर्मनिष्ठ असतील अशांशी देव परिचय ठेवतात न बोलणे हे बोलण्यापेक्षा अधिक चांगले ही पहिली गोष्ट दुसरी बोलणेच तर सत्य बोलावे हे वायफळ बोलण्याहून अधिक चांगले सत्य बोलणे ही धर्माला धरून असावे ही तिसरी आणि सत्य व धर्मयुक्त असूनही ते श्रोत्यास प्रिय असावे ही चौथी म्हणजे त्याचे वरची पायी होय साध्य विचारतात हा लोक कशाने झाकला आहे व हा कशामुळे उदयास येत नाही स्नेहात अंतर कशाने येते व मनुष्य स्वर्गास का जाऊ शकत नाही हऊंस उत्तर करतात हा लोक अज्ञा आकला परस्परती मत्सरबुद्धि उदयास नहीं लोभ मे आप मतलब हा स्ने अंतर विषयसंगा मनुष्य स्वर्गासचित नहीं ब्राह्मणापैकी एकटाच को चार चौघात राहन मुका को शरीर ने दुबला दिखा ही समर्थ को यापैकी कलहत को हंस उत्तर करतात ब्राह्मणांपैकी जो प्राज्ञा असेल तोच एकटा आनंदात असतो प्राज्ञा असेल तोच दहात असताही गप्प असतो प्राज्ञाच दिसाव्यास दुर्बल असताही समर्थ असतो व प्राज्ञाचा अशा कोणाशीही कलय होत नाही साध्य प्रश्न करतात ब्राह्मणाचे देवत्व कशात आहे तसेच त्याचे साधुत्व कशात आहे असाधुत्व कशात आहे व मनुष्यत्व कशात आहे हंस उत्तर करतात ब्राह्मणाचे देवत्व वेदाध्ययन करण्यात आहे व्रताचरण करणे हे त्याचे साधुत्व आहे परनिंदा हे त्याचे असाधुत्व आहे व मृत्यू हे त्याचे मनुष्यत्व आहे ओम तत्स्य